प्रकरण दहावे दहाव्या प्रकरणाचा विषय आहे तृष्णा हेच बंधन आहे व वैराग्यपूर्वक तृष्णा त्याग हीच मुक्ती आहे प्रकरण दहावे सूत्र पहिले अष्टावक्र वाच विहाय वैरी काममचा अनर्थ संकुलम धर्म आपण की वैर स्वरुपात असणारा काम व अनर्थाने भरलेला अर्थ या दोघांचा तू त्याग कर व या दोघांचे कारण असणाऱ्या धर्माचा सुद्धा तू त्याग करून सर्वांची उपेक्षा कर या आधीच्या प्रकरणात मुनिश्रेष्ठ अष्टावक्रांनी सांगितले की हा संसार सुख दुःखाच्या भरलेला आहे त्यात शांती नाही म्हणून या जगाची उपेक्षा केल्याने शांती मिळू शकते या जगाची उपेक्षा करण्यासाठी वासनेचा त्याग करणे हाच उपाय आहे या प्रकरणात अष्टावक्र सांगतात की काम सुद्धा व्यक्तीचा शत्रु आहे जेथे काम म्हणजे कामना म्हणजे इच्छा आहे तिथे संसार आहेच तसेच साऱ्या अनर्थाचे दुसरे मूळ म्हणजे अर्थ म्हणजेच पैसा होय या दोघांची उपेक्षा केल्याने मोक्षाचा मार्ग रुंद होतो अष्टावक्रमुनी काम व अर्थ यांचा त्याग करताना त्यांची उपेक्षा करण्याचा सल्ला देतात कारण ते प्रशंसनीय नाहीत किंवा निंदनीय सुद्धा नाहीत तर केवळ उपेक्षा करण्या योग्य आहेत आत्मज्ञानी पुरुषाने त्याच्या प्रशंसेचा किंवा निंदेचा मार्ग अवलंबू नये कारण प्रशंसा व निंदा या दोन्हीतही काहीतरी कोणत्या तरी, तरी स्वरूपाची कामना म्हणजे असते व वा तीच वैर स्वरूप आहे त्याचबरोबर मुनिश्रेष्ठ अष्टावक्र रूपधर्माची सुद्धा उपेक्षा करण्यास सांगतात शास्त्रामध्ये धर्म अर्थ काम व मोक्ष या चार बाबींना महत्व दिले असून ते चार पुरुषार्थ असल्याचे सांगितले आहे प्रापंचिक व्यक्तीला पहिल्या तीन बाबींची साधना करतच मोक्षाकडे कर जायला हवं कारण जीवाची अंतिम स्थिती मोक्षच आहे परंतु केवळ धर्म अर्थ व काम या तीन बाबीतच गुरफटून राहून मोक्षाला पूर्णपणे विसरून जाणे म्हणजे भोगवादी दृष्टी आहे शिवाय मोक्षाकडे जाण्यासाठीच पहिल्या तीन बाबींचा उपयोग करावायचा असतो हेही लक्षात घ्यायला पण अष्टावक्रमुनी मोक्षप्राप्तीचा रस्ता राजा जनकांना समजावून सांगताना या पहिल्या तिघांच्या उपभोगात रममान झालेल्या त्यांचा त्याग करावा व मोक्षाची इच्छा धरावी असा उपदेश करतात कारण भोगवादी दृष्टीने त्यात अडकणे असा धर्म हा खरा धर्मच नाही व तो सुद्धा बंधनाचे कारण होतो हे तिघे केवळ साधन किंवा हत्यार स्वरुपातच उपयोगी आहेत त्यांचे रुपांतर बंधनात होऊ नये म्हणून मुमुक्षी व्यक्तीने त्याची उपेक्षा करणे हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे सिद्धी प्राप्त झाल्यावर सर्वसाधनांचा त्याग केला पाहिजे तेव्हाच त्या परम परममुक्तीचा श्रेष्ठ आनंद मिळू शकतो अध्याय दहावा सूत्र दुसरे स्वप्नेंद्र जालवत पश्च्य दिनानी पंचव मित्र धनागार दारा दयाधी संपद अष्टावा मित्र शेती धन घर पत्नी भाऊ या सर्व प्रकारच्या संपत्तीला सुद्धा तू स्वप्नमय व मृगजळच मन कारण त्या सर्व क्षणिक असल्याने चार किंवा तीनच दिवस टिकणारे आहेत भारतीय धर्म निवृत्ती मार्गी किंवा जगाच्या विरोधात कधीच नव्हता भारतीय हिंदू धर्माने संसार खोटा आहे नरक आहे माया आहे त्यात दुःखच दुःख आहे त्यात त्या सुखे नाहीत असं कधीच सांगितलं नाही हे सर्व म्हणजे मित्र धर्मपत्नी पुत्र भाऊ घरदार शेती हे नरकात नेणारे आहेत व त्यांचा त्याग करून हिमालयात गुहात जाऊन बैस असंही कधी सांगितलं नाही हे सर्व सोडून जंगलात जा किंवा हिमालयात जाऊन तपश्चर्या कर असंही कधी सांगितलं नाही हे सर्व बंधन आहेत व त्यांचा त्याग केल्याने मुक्ती मिळेल असेही सांगितले नाही त्या स्वरूपाच्या कल्पना म्हणजे मूर्खांचा कल्पना विलस आहे अज्ञानी माणसांच्या द्वारेच अशा समजुती पसरतात धर्म तर या जगाला मोक्षप्राप्तीचे सर्वात मोठे साधन असल्याचे मानते जगात राहूनच सर्व कर्म करावे असा धर्म सांगतो व जगात संन्यास घेण्याची हौस मर्यादित राहावी म्हणून तर या जगात राहूनच मोक्षप्राप्तीचा रस्ता चोखळायचा आहे यासाठीच जर देवदैवता सुद्धा मोक्षप्राप्ती मिळवण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेण्यास उत्सुक असतात हे जग म्हणजे अनुभवप्राप्तीद्वारा मुक्तीची उपासना करण्याची शाळा आहे परंतु या जगात येऊन भोगवादी दृष्टीने जगणे तर अधपपात आहे म्हणून निंदा जगाची केलेली नसून दोष दिला आहे तो या जगाप्रती असणाऱ्या वासना इच्छा व वा अपेक्षा न होय आणि यांचे मुख्य कारण म्हणजे हे विश्व व त्याचा उपभोग त्यातील नातेसंबंध हे सारेच क्षणिक आहेत अनित्य व फार अल्पकाळ टिकणारे आहेत भारतीय अध्यात्माने क्षणिक व अल्पजीवी बाबींपेक्षा नित्य व शाश्वत गोष्टींना जास्त महत्व दिले आहे जे भूत वर्तमान व भविष्य या तिन्ही काळात टिकून राहील त्या शाश्वतालाच भारतीय धर्माने सत्य म्हणून मान्यता दिलेली आहे जे क्षणाक्षणाला बदलते ते सत्य असू शकत नाही याच कारणाने मुनी श्रेष्ठ अष्टावक्र म्हणतात की जसं स्वप्नात सर्व काही सत्य वाटत असते पण जाग येताच एका क्षणात ते अदृश्य होते किंवा इंद्रजालात अनेक बाबींचा भ्रम होतो त्याचप्रमाणे हे जग स्वप्नमय किंवा भ्रामक इंद्रजाल आहे असेच मोक्षाची इच्छा करणाऱ्या व्यक्तीने मानले पाहिजे कारण हे मित्र शेती घर धन भाऊ नातेवाईक धर्मपत्नी हे फारच अल्पकाळासाठी सत्य आहेत ते काही शाश्वत सत्य नाहीत व सदैव तुमच्याबरोबर राहूही शकणार नाहीत मृत्यूनंतर सर्व काही स्वप्नाप्रमाणे क्षणार्धात बदलून जाईल पुढील जन्मात सुद्धा नवे नाते संबंध असतील नवीन नातेवाईक मिळतील याप्रमाणे अनेक जन्मात नाते तयार होतील व नष्ट होतील कायमस्वरूपी सदैव साथ कुणीच देऊ शकणार नाही हे सर्व तीन किंवा पाच दिवस टिकणारे स्वप्न आहे म्हणून क्षणभंगूर आहे म्हणून मोक्षप्राप्तीसाठी ज्ञानी माणसाने त्यांची उपेक्षाच करणे योग्य आहे या सर्वांना सोडून पळून जाण्याची मूर्ख गोष्ट अष्टावक्र सांगत नाहीत हे लक्षात घ्यावं ते म्हणतात की जे अशाश्वत आहे ते असत्य असल्याचा बोध होणे पुरेसे आहे या बोधामुळे आत्मक्रांती होऊन पूर्ण परिवर्तन होईल बोध झालेला नसताना जग सोडून जंगलात पळून जायला काहीही अर्थ नाही अष्टावक्र मुनींच्या उपदेशाचे सार म्हणजे सर्वात जास्त महत्वपूर्ण बोध होईल अध्याय दहावा सूत्र तिसरे भवेतृष्णा संसार वय वै। प्रौढ वैराग्यमाश्रित अष्टावक्र म्हणतात जिथे जिथे आसक्ती आहे तृष्ण आहे तिथे तिथे संसार आहे हे ओळख व परिपक्व वैराग्याने तृष्णा विरहित होऊन सुखी हो मुश्रेष्ठ अष्टावक्र म्हणतात कि मनुष्य आपले बंधन होणारे संसाराचे जाळे स्वतःच निर्माण करतो मनुष्याची हाव आसक्ती तृष्णा हाच त्याचा संसार आहे ईश्वराने मनुष्याला खूप काही दिले हे अमूल्य व बहुपयोगी शरीर दिले व सर्वश्रेष्ठ अमूल्य असा आत्मा दिला परंतु तरी सुद्धा या हाव आणि तृष्णेमुळे एखाद्या भिकाऱ्यासारख्या वेगवेगळ्या वस्तूंच्या प्राप्तीसाठी मनुष्य सतत पळापळ पड़ करत असतो व या संसारी वस्तूच्या प्राप्तीसाठी आंधळ्या शर्यतीत भाग घेऊन स्वतःला कायमची दुःखी करतो ही सततची हाव तृष्णा कधीच शांत होत नाही कधीच तृप्त होत नाही त्यामुळे तो या जगात सतत सुखदुःखाच्या फेर्यात सापडतो अष्टावक्र म्हणतात की जिथे जिथे हे हवे ते हवे अशी तृष्णा आहे तिथे संसाराचे जाळे आहे हे ओळख हो जर मनुष्याची तृष्णा हाव शांत झाली जर तो तृप्त झाला तरच तो सुखी होऊ शकतो यालाच तृष्णा विरहित होणे वित तृष्ण होणे असे म्हणतात ही वित तृष्णा प्राप्त होण्यासाठी परिपक्व वैराग्याची उपासना केल्यानेच मनुष्य सुखी होऊ शकतो तृष्णा मात्रात प्राप्तिष्टीर मुहुर मुहुहू अष्टावक्र म्हणतात तृष्णा हीच आत्म्याचे बंधन आहे तृष्णेचा नाश हाच मोक्ष आहे संसाराप्रती अनासक्त होणे हा तृप्तीचा व शाश्वत प्राप्तीचा उपाय आहे अष्टावक्रमने पुन्हा आग्रहाने सांगतात की ही तृष्णाच आत्म्याचे बंधन आहे कोणतेच बंधन नाही हा संसार हे जग हे नातेसंबंध हा देहाभिमान ही धनसंपत्ती ही सर्व बंधनं होतात कारण त्या सर्वांशी आपल्या इच्छा अपेक्षा जोडलेल्या आहेत या सर्व क्षणिक सुखाची अधिकाधिक अपेक्षा मनात असते ते जास्तीत जास्त प्राप्त करण्याची धडपड असते याच्या मुळाशी तृष्णाच आहे जर तृष्णेचा नाश झाला तर तीच मुक्ती आहे मुक्तीसाठी अजून वेगळे काही करावे लागत नाही अष्टावक्र या तृष्णेचा नाश करण्यासाठी उपाय सांगतात तो अनासक्त होण्याचा आसक्ती सोडल्यानेच तृष्णा मिटू शकते वस्तूच्या प्राप्तीत तृप्ती कधीच मिळत नाही तृष्णेच्या नाशाने कायमस्वरूपी टिकणाऱ्या शाश्वत ज्ञानाची प्राप्ती आणि तृप्ती होती या जगात जे सर्वश्रेष्ठ आहे त्याचे ज्ञान होऊ लागते ते तृष्ण संपल्यानंतरच सर्व काही प्राप्त करूनही तृष्ण असेल तर पुन्हा रिक्ततेची भावना निर्माण होते अनासक्त होण्याचा अर्थ आहे न आसक्ती न विरक्ती न ग्रहण न त्याग कशाचीही इच्छा नसणे जे प्राप्त झाले आहे त्यात संतुष्ट राहणे जगाप्रती उपेक्षा ठेवणे म्हणजे अनासक्त होणे होय अध्याय दहावा सूत्र पाचवेशन शुद्ध जड विश्व अविद्या अष्टावा क्रमांत तू एक शुद्ध चैतन्य आहेस संसार जड व असत्य आहे अविद्या सुद्धा असत्य आहे हे जाणल्यानंतर यापेक्षा अजून काय जाणून घ्यायची तुझी इच्छा आहे ब्रह्म आत्मा व तो एकच आहे चैतन्य स्वरूप आहे शाश्वत आहे व म्हणूनच तो सत्यही आहे ही सृष्टी त्याचीच केवळ एक अभिव्यक्ती आहे त्याचाच विस्तार आहे त्याचे व्यापक रूप आहे परंतु हा संसार जड आहे अनित्य आहे तो तर क्षणाक्षणाला बदलत असतो संसार एखाद्या नदीच्या प्रवाहासारखा आहे तो सतत वाहता आहे या उलट चैतन्य स्थिर आहे पण संसार गतीमान व चंचल आहे या जगात दोन प्रकारची शक्ती आहे एक विद्या व दुसरी अविद्या ही विद्या अमृतत्वाकडे नेणारी तर अविद्या क्षमिक संसाराकडे नेणारी आहे विद्याशक्तीच्या प्रभावाने जीव अमृतत्वाच्या जवळ सरकतात तर अविद्येच्या प्रभावाने त्याच्यापासून दूर जातात मानवाचे मलीन अंतःकरण बहुमुखी वासनेच्या प्रेरणेमुळे भोग मार्गावर खेचली जाते ते या अविद्येच्याच प्रभावामुळे या अविद्येमुळेच ते बंधनात सापडते या उलट माणसाच्या हृदयात सत्य प्रेम पावित्र्य सज्जन वृत्ती त्याग वैराग्य करुणा दया हे भाव आहेत ते विद्येमुळे आहेत ही विद्याच अमृतत्व आहे अष्टावाक्रमणे राजा जनकांना हेच सांगतात की तू शुद्ध चैतन्य आहेस आत्मस्वरूप आहेस आणि म्हणून तू नित्य आहेस शाश्वत आहेस या उलट हे जग जड आहे व असत्य आहे ते नष्टप्राय आहे या संसारामुळे निर्माण झालेली संसारा करता निर्माण झालेली अविद्या सुद्धा असत्य आहे हे ज्ञान प्राप्त झाल्यावर या असतं पासून कोणते ज्ञान मिळवण्याची तू इच्छा बाळगतोस आता तुझ्यासाठी जाणून घेण्याचे काहीही बाकी उरलेले नाही तुला पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे अध्याय दहावा सूत्र सहावे राजरा सुखाने संसक्त्यापी नष्टानी तव जन्मनी जन्मनी अष्टावक्रमांतर ज्या मुला शरीराची सुखाची व राज्याची तुला आसक्ती होती ते सर्व तर प्रत्येक जन्मात नष्ट झालेले आहे तुझ्या प्रत्येक जन्मात तुला मोह वाटत असलेली सुखे प्रत्येक जन्मात नष्टच झालेली आहेत मनुष्याचा जन्म होतो तो मोठा होतो शिकतो नोकरी करतो पैसा कमावतो विवाह करतो मुलांना जन्म देतो घर गृहस्थी व संसाराच्या जबाबदाऱ्या पार पडतो या सर्व कार्याशी त्याची आसक्ती व मोह जोडलेला असतो कारण या सर्व गोष्टी मुले घर वगैरे तर त्याच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत असे मानत असतो या सर्व बाबींपासून त्याच्या अनेक अपेक्षा असतात त्याच्या सुखाच्या कल्पना त्याच्याशी जोडलेल्या असतात परंतु ज्या ज्या बाबींशी तो एवढा जोडलेला असतो त्या सर्व बाबी त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्यापासून दूर होतात नष्ट होतात हे असे प्रत्येक जन्मात सुरू आहे कायमचे असे त्याच्याजवळ काहीच टिकत नाही पुन्हा नवीन जन्म पुन्हा नवीन जन्मात सर्व गोष्टी तो नव्याने करतो परंतु अज्ञानामुळे तो हे समजू शकत नाही की या गोष्टींच्या आसक्तीचा त्याग करणे हेच ज्ञान आहे मुनी श्रेष्ठ अष्टावक्र राजा जनकांना हाच उपदेश करीत आहेत की तुझे अनेक जन्म झाले प्रत्येक जन्मात तुला मुले शरीर राज्य व सुखे प्राप्त झालेली आहेत या सर्वांबद्दल तुला आसक्ती असून सुद्धा ते सारे नष्ट झाले हे सर्वथा कायम स्वरूपे तुझे झालेच नाहीत म्हणून तुझी आसक्ती निरर्थक आहे या आसक्तीमुळेच तुला वारंवार जन्म घ्यावा लागतो या, या आसक्तीमुळेच त्यांच्यापासून दूर होण्याच्या विचाराने मन दुःखी होते अन्यथा या आसक्तीशिवाय दुःख होण्याचे दुसरे कोणतेच कारण नाही म्हणून या पूर्वजन्माच्या अनुभवापासून तू बोध प्राप्त कर आता तू या आसक्तीचा त्याग कर जिच्यामुळे तुला पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची वेळ येते व पुन्हा पुन्हा दुःख पोगावे लागते तिच्या पासून मुक्त होण्यासाठी तू त्या आसक्तीचा त्याग कर अध्याय दहावा सूत्र सातवे अलमारधेन कामेन सुकृते ना कर्मणा अभ्यास संसार कांतारे न विश्रांत भून मन अष्टावाक्र म्हणतात धनसंपत्ती म्हणजे अर्थ काम म्हणजे इच्छा आणि आकांक्षा आणि सत्कृत्य पुष्कळ झालेली आहे सुद्धा या संसाररूपी जंगलात मनाला शांतता व स्वस्थता लाभलेली नाही अष्टावक्र राजा जनकांना पुन्हा उपदेश करतात की धनसंपत्ती पुष्कळ कमावीस का काम कार्य पुष्कळ झाली आणि अनेक अने चांगली कामे के तेज सुद्धा केली वाजूनही तेच करणे सुरू आहे तरीसुद्धा या संसाराच्या जंगलात तू अतृप्त राहून भटकत आहेस तुला विश्रांती मिळत नाही जर या वस्तूत व कृत्यात सुख असते जर या वस्तूमुळे आनंद मिळत असता तर तुला त्यांच्यापासून सुख समाधान प्राप्त झाले असते जर या कामामुळे तुझ्या दुःखाचा नाश झाला असता तर त्यांच्यापासून तुला नक्कीच शांती व आनंद प्राप्त झाला असता पण तसे झाले नाही कारण त्यांच्यापासून सुख मिळू शकत नाही तू भ्रम झाल्याने सुखाच्या अपेक्षाने या वस्तू व कृत्ये यांना उराशी कवटाळत आलास आता या भ्रमाचा व अज्ञानाचा त्याग कर आठवे कृतम न कति जनमान मन साने मनाने न वाणी ने, ने तू अनेक जन्म दुखदायी व कष्टदायी कामें नहीं आता तरी विश्रांति अष्टावक्र जनकान उपदेश करता की वरपंगी सुखदायी वाटन ही कामें तू अनेक जन्मत के लिए त्यामुळे सुखप्राप्तीच्या ऐवजी दुःख व कष्टच निर्माण झालेत व तू थकून गेलास कारण तुझी या सर्व कामाबद्दल व माणसे वस्तू यांच्याबद्दल जी आसक्ती आहे ती तुझ्याकडून ही दुःखाला कारणीभूत होणारी कामे करून घेते व या कष्टामुळे तू थकून गेलास कारण जन्म तुझे फेरे या आसक्तीमुळे सतत सुरू आहेत आता तुला खरे सुख व मानसिक शांतता हवी असेल तर आता तरी तिचा त्याग कर